तिसरा तिसरा कंधतीसरा अन्य लीला अन्यलीलाचरित वर्णन उद्धव ततस्वागत्य पुरम स्वपित्रो उवाच तत स्वागत पुरव स्वपिर्षया शंबलदेवसंयुत नित्य हतम व्यकर्षत व्यसुमोजसोव्या उद्धव म्हणतो त्यानंतर आपल्या मातापित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण सह मथुरेत आले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उंचसिंहासनावरून खाली ओढून त्याचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवर फरफटत नेले शांदिपणी मुनींनी एकदाच शिकवलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्यांच्या मृत पुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिले भीष्मक राजाजी कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तेथे आले होते त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गांधर्व विधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने अमृतकलश हरण करावं तसे हरण केले स्वयंवरात व्यसन नसलेल्या सात वैलांना वेसण घालून नागनजीती म्हणजे सत्यभामा हिच्याशी विवाह केला याप्रमाणे मानभंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळवण्याचे ठरवले तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्रांनी त्यांना मारले भगवंताने संसारी पुरुषासारख्या लिला करीत आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष म्हणजे पारिजात उपटून आणला त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकांसहित भगवंतांवर चाल करून आला कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातचे खेळणे होता आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणाऱ्या आपल्या पुत्राला भौमासुराला भगवंतांच्या हातून मृत आलेला पाहून पृथ्वीने त्याची प्रार्थना केली त्यावेळी भौमासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेल्या राज्यात येऊन भगवंतानी त्याच्या अंतःपुरात प्रवेश केला त्या अंतपुरात भौमासुराने पळवून आणलेल्या पुष्कळच्या राजकन्या होत्या दीन बंधू भगवान श्रीकृष्णांना पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तत्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले जेव्हा भग... तेव्हा भगवंतांनी आपल्या योग त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधीग्रह विधीपूर्वक पाणीग्रहण केले स्वतच अनेक रूपानी नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्यासारख्याच दहा दहा पुत्रांना जन्म दिला जेव्हा कालयवन जरासंध आणि शाल्व इत्यादी राजांनी आपल्या सेनांच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले तेव्हा भगवंताने आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारविले होते शंभर द्विविद, बाणासुर मूर, बलवल दंतवक्त्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काही ना त्याने स्वतः तर काही ना दुसऱ्यांच्या करवी मारविले त्यानंतर त्यांनी आपले भाऊ धृत राष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजांचाही संहार केला त्या राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रात पोचली तेव्हा पृथ्वी डगमगू लागली कर्ण दुःशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोरी नष्ट झाले होते तसेच भीमसेनाच्या गदेने ज्यांची मांडी तुटली होती त्या दुर्योधनाला आपल्या सहकार्यांसह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही ते असा विचार करू लागले कि जरी द्रोण भीष्म अर्जुन आणि भीमसेन यांचा द्वारा या विपुल अशा अठरा अक्षहार झाला तरी पृथ्वीचा कितीसा भार हलका होईल अजूनही माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुस्सह दळ तर तसेच आहे जेव्हा हे यादव मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्याने आपापसात लढू लागतील त्यामुळेच त्यांचा नाश होईल याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही खरे पाहता माझ्या संकल्पानेच हे स्वतः नष्ट होतील असा विचार करून भगवंतानी युधिष्ठिराला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसवले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले। अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पूर्ववंशाचे वीज स्थापित केले होते ते सुद्धा अश्वत्थ्याम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते परंतु भगवंतानी ते वाचविले त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून तीन अश्वमेघ यज्ञ करू आणि युधिष्ठिराकडून श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावांच्या साह्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागले विश्वात्मा श्री भगवंता सुध्धा द्वारकापुरीत राहन लोक आ वेदां मदांच पालन करीन सर्व प्रकार भोग भोगले परंतु सांख्य योगानुसार भोगाते कभी आसक्त जाहत मधुरहास्य स्नेहपूर्ण दृष्टी अमृतासारखी वाणी निर्मल चारित्र आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक परलोक तसेच यादवांना आनंदित केले रात्रीच्या वेळी पत्नीसह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनाही सुख दिले अशा प्रकारे अनेक वर्षे सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना ग्रहस्थाश्रमासंबंधी उपभोग सामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले विषयोपभोग आणि जीव सुद्धा दैवाधीन आहेत जर योगेश्वर श्रीकृष्णांना सुद्धा त्यांच्यात वैराग्य निर्माण झाले तर भक्ती भक्तियुगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयांवर विश्वास कसा ठेवील। एकदा द्वारकेत खेळत असता यदुवंशी आणि भोजवंशी मुलांनी काही मुनीश्वरांना चिडवले भगवंताना यदुकुलाचा नाशच अभिप्रेत होता आहे असे समजून त्या ऋषीने त्या मुलाना शाप दिला काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेल्या वृष्णी भोज आणि अंधक वंशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून प्रभासक्षेतले त्यांनी तेथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितर देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दिल्या त्यांनी सोने चांदी बिछाने वस्त्रे मृग कांबळी वाहने रथ हत्ती कन्या उपजीविका होऊ शकेल अशी शेत जमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले त्यानंतर गायी आणि ब्राह्मणांसाठी जीवित वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला अन्न चोरुरसेभ्यो दत्वा भगवदर्पण गोविप्राथा सवश्रूर प्रणयभूर प्रणेमुर्भूर्भुर्धर्धवी श्रीमद्भागवते महाप्राणे पारमहुंस्याम संहितायां तृतीयस्कंदे विद्रोद्धव संवाद तृतीयोध्याय श्रीकृष्णस्त